अध्याय एकशे चौऱ्याऐंशी वा शरीराचे पांचभौतिकत्व भरदबाज <coughs> म्हणाला ज्यांनी हे सर्व लोक व्याप्त करून सोडले आहेत अशा त्या ब्रह्मदेवर निर्मित पाच भूतांना महाभूते अशी संज्ञा आहे पण यावर मला अशी शंका आहे की जर महाज्ञानी ब्रह्मदेवाने हजारो भूते निर्माण केले आहेत तर मग पाचालाच महाभूते असे म्हणणे कसे योग्य होणार ज्याप्रमाणे जाग्रतावस्थेत पंचा महाभूते आहेत त्याचप्रमाणे स्वप्नदशेतही मनोनिर्मित महाभूते आहेत व जशी ती जरायुजांची आहेत त्याचप्रमाणे स्वेदजादी इतरही प्राण्यांची आहेत सारांश भूते अनेक आहेत असे म्हणणे भाग आहे यावर असे उत्तर देता येईल की स्वप्नदशेतील भूते जाग्रतावस्थेत प्रतितीस येत नसल्यामुळे ती बाध्य आहेत आणि जाग्रतावस्थेतील भूते बाध्यत म्हणून यांना महाभूते असे म्हणावेचे पण असे म्हटल्यास स्वप्नादी दशेमध्ये अनुभवलेली ती प्रतिभाषिक सृष्टी आणि जाग्रतावस्थेत अनुभवली जाणारी ती व्यावहारिक सृष्टी असा भेद मानावा लागेल भृगु म्हणाले या ठिकाणी महत् या शब्दाचा अर्थ अबाध्य असा नसून अपरिमित असा आहे भूतांना भूते असे म्हणण्याचे कारण ती उत्पन्न होतात हेच होय अर्थातच अनंत आणि उत्पत्ती विशिष्ट अशा वस्तूस महाभूत असे म्हणायचे मग ते स्वप्न स्वप्नदशेतील असो अथवा जाग्रत अवस्थेतील असो म्हणूनच प्रतिभाषिक आणि व्यावहारिक महाभूते भिन्न आहेत असे मानावयाचे कारण नाही शरीर पंचभूतात्मकच आहे त्यातील क्रिया हा वायू पोकली, हे आकाश उष्णता हा अग्नि द्रव्य हे जल आणि काठिन्य हि पृथ्वी होने सर्व ही स्थावरजंगमक विश्व पंचमहाभूतान युक्त है श्रोत्र घ्राण रसना स्पर्श आणि दृष्टि या पाचां इंद्रिय अ संज्ञ है हि देखिल पंचमहाभूते अर्थात श्रोत्र है आकाश ग्राण ही पृथ्वी रसना हे जल स्पर्श हा वायू आणि दृष्टी हे तेज होय भरतबाज म्हणाला जर सर्व स्थावर जंगमात्मक पदार्थ पंचमहाभूताने युक्त आहेत तर मग वृक्षादी स्थावरांच्या शरीरामध्ये ते का दृष्टीगोचर होत नाही वृक्षामध्ये उष्णताही नसतो नसते व क्रियाही नसते मात्र ते केवळ घन असतात अर्थात त्यांच्या शरीरामध्ये पंचमहाभूते असल्याचे दिसून येत नाही कारण ज्यांना ऐकू येत नाही जे पाहू शकत नाही ज्यांना गंधाचे अथवा रसाचे ज्ञान नाही व ज्यांना स्पर्शज्ञान ज्ञानही नाही ते वृक्ष पंचभौतिक कसे वृक्षामध्ये द्रव नाही अग्नी नाही भूमी नाही आणि वायूही नाही आणि आकाश हे जाणता येण्यासारखे नाही म्हणूनच वृक्ष पांचभौतिक नाहीत असे मला वाटते भृगु म्हणाले वृक्ष जरी घन आहेत तरी त्यामध्ये आकाश आहे यात संशय नाही म्हणूनच त्यांची पुष्पे आणि फले जी प्रत्ययही दृष्टिगोचर होतात आणि उपपत्ती लागते अर्थात आकाशच नसल्यास पुष्पे आणि फुले येणे शक्य नाही वृक्षांमध्ये स्पर्श आहे म्हणूनच उष्णतेच्या योगाने वृक्षांचा वर्ण होतो आणि त्वचा फले व पुष्पे ही मलान होऊनही गळून पडतात वायू अग्नी आणि वज्र यांच्या शब्दाच्या योगाने वृक्षांची पुष्पे अथवा फले गळून पडतात अर्थातच वृक्षांना शब्दज्ञान असले पाहिजे शब्दज्ञान हे श्रवणेंद्रियाच्याच योगाने होते म्हणूनच वृक्षांना श्रवणेंद्रिय आहे एखादी वल्ली वृक्षाला वेष्टून सर्वत्र गमन करीत असते गमन करणे म्हणजे मार्गानेच जाणे होय या दृष्टी नसेल पण दृष्टी नसेल तर मार्गाने जाता येणे शक्य नाही म्हणूनच वृक्षांना दृष्टी आहे असे मानले पाहिजे चांगल्या अथवा वाईट गंधाच्या योगाने आणि नाना प्रकारच्या धूपांच्या योगाने वृक्ष निरोगी होतात आणि त्यांना पुष्पे येऊ लागतात यावरून त्यांना घ्राणेंद्रिय आहे असे मानले पाहिजे वृक्ष आपल्या मुळांनी जलपान करीत असतात व त्यांना व्याधी झाल्याचेही दिसून येते व ज्या व्याधीचा प्रतिकारही केला जातो यावरून वृक्षांना रसनेंद्रिय आहे असे मानले पाहिजे ज्याप्रमाणे कमलाचा देठ तोंडात धरून त्याने जल वर ओढून घ्यावे त्याप्रमाणेच वायूने युक्त असलेला वृक्ष आपल्या मुळांनी जलपान करीत असतो वृक्षांना सुखदुःखांचे ज्ञान आहे व त्यांचा छेद केला तरीही ते पुनः भरून येतात यावरून वृक्षांना जीव असल्याचे दिसून येते अर्थातच ते अचेतन नाहीत वृक्षाने प्राशन केलेले ते जल अग्नी आणि वायू हे पचन करतात व अशा रीतीने आहाराचा परिणाम होत असल्यामुळे वृक्षांमध्ये स्निग्धता उत्पन्न होऊन त्यांची वृद्धी होते याचप्रमाणे सर्वजंगम प्राण्यांच्या प्रत्येक शरीरामध्ये ही पंचमहाभूते निरनिराळ्या प्रकारे असतात व त्यांच्या योगानेच ह्या शरीरामध्ये क्रिया घडत असते त्वचा मांस अस्थि मज्जा आणि स्नायू ही पाच शरीरातील कठीण द्रव्य पार्थिव होत तेज हा अग्नी असून क्रोध चक्षु उष्णता आणि ज्या योगाने अन्नपचन होते तो अग्नी याप्रमाणे प्राण्यांच्या शरीरामध्ये पाच अग्नी आहेत श्रवण घ्राण मुख हृदय आणि कोष्ठ हे प्राण्यांच्या शरीरामध्ये असणारे पाच धातू आकाशजन्य आहेत श्लेषा पित्त धर्म वसा आणि रक्त या प्रकारचे पाच जलमे पदार्थ प्राण्यांच्या शरीरामध्ये वास्तव करीत असतात प्राणाच्या योगाने प्राण्याकडून गमनादी क्रिया घडतात व्यानवायूच्या योगाने तो बलसाध्य असे उद्योग करतो अपानाची गती अधोमुख असते समानवायू हृदयामध्ये वास्तव्य करतो व उदानवायूच्या योगाने तो श्वासोच्छास करतो व त्याचाच भिन्न भिन्न स्थानी स्पर्श झाल्यामुळे प्राणी भाषण करू शकतो याप्रमाणे हे पाच वायू प्राण्यांकडून क्रिया घडवून आणीत असतात प्राण्याला घ्राणरूपी भूमीच्या योगाने गंधरूपी गुणाचे ज्ञान होते रसनारूपी जलाच्या योगाने रसाचे चक्षरूपी तेजाचा योगाने रूपाचे चर्मरूपी वायूच्या योगाने स्पर्शाचे व श्रोत्ररूपी आकाशाच्या योगाने शब्दाचे ज्ञान होते गंध स्पर्श रस रूप आणि शब्द हे, हे शरीरा या शरीरामध्ये असणारे गुण होत यापैकी गंधाचे अनेक भेद प्राचीन लोकांनी विस्तारपूर्वक सांगितलेले आहेत ते मी सांगतो कस्तुरिकाधिकांमध्ये असणारा इष्टगंध प्रेतादिकांमध्ये असणारा अनिष्ट साखर मध इत्यादिकांमध्ये असणारा मधुर मिरी वगैरे पदार्थात असणारा कटू सर्वही गंधांना लोपवून सोडणारा असा हिंगादिकांमध्ये असणारा निरहारी अनेक द्रव्ये एकत्र केल्यामुळे त्याचपासून येणारा जो मिश्रगंध तो संहत तप्त झालेल्या धृताधिकांमध्ये असणारा स्निग्ध मोहऱ्या वगैरे पदार्थांच्या तेलामध्ये असणारा रूक्ष आणि भाताला वगैरे येणारा विषद याप्रमाणे पृथ्वीजन्य गंध नऊ प्रकारचा आहे असे समजावे तेज हेच दृष्टीच्या रूपाने अवलोकन करीत असते वायूच्या अर्थात तज्जन्य त्वगिंद्रियाच्या योगाने स्पर्शज्ञान होते शब्द स्पर्श रूप व रस हे जलाचे गुण होत आता मी रसज्ञान सांगतो ते ऐक विशाल विचारशक्ती असलेल्या ऋषींनी रसाचे अनेक प्रकार सांगितले आहेत मधुर लवण तिक्त कशाय आमल व कटू असे रसाचे सहा भेद आहेत रस हा जलमय आहे शब्द स्पर्श आणि रूप हे तेजाचे तीन गुण आहेत तेज रूपाचे अवलोकन करीत असते रूप अनेक प्रकारचे आहे रस्व दीर्घ स्थूल चतुष्कोण वर्तुल शुक्ल कृष्ण रक्त पीत, कृष्ण रक्त कठिन, तुळतुळीत चिकट पंकिल मृदू आणि कठोर असे तेजोमय अशा रूपनामक गुणाचे सोळा प्रकार आहेत शब्द आणि स्पर्श असे दोन वायूचे गुण आहेत तथापि वायूचा स्वतंत्र गुण स्पर्श हाच आहे स्पर्शाचे प्रकार अनेक आहेत उष्ण शीत सुखकर दुःखकर स्निग्ध विषद हा स्पर्श उंची वस्त्रांचा वगैरे असतो खरखरीत मृदू रुक्ष, लघु गुरु व गुरुतर असे वायुजन्य स्पर्श गुणाचे बारा प्रकार आहेत आकाशाचा मात्र शब्द हा एकच गुण आहे आता त्या शब्दाचा नाना का विस्तार सांगतो संगतोज ऋषभ गांधार मध्यम धैवत पंचम यह आकाशजन्य शब्दा सात प्रकार है दुंदुभी वगैरे सर्व ही पदार्थांधे हा प्राधान्य कर वास्तव्य करो मृदंग दुंदुभी शंख मेघ आणि रथ इत्यादी अप्राणी किंवा इतर प्राणी यांचा जो शब्द श्रवण केला जातो तो सर्व या सप्तस्वरांपैकीच होय असे सांगितले आहे याप्रमाणे आकाशापासून उत्पन्न झालेल्या शब्दाचे प्रकार अनेक आहेत आकाशजन्य शब्द आणि वायुजन्य स्पर्श या दोघचे हो ज्ञान शब्द प्रत्ययसमय एकदमच होते स्पर्शाला प्रतिबंध झाला म्हणजे शब्दज्ञान होत नाही व त्याचा प्रतिबंध नष्ट झाला म्हणजे ते होते प्राण इंद्रिये, इत्यादी धातू त्वगिंद्रियादी धातूंचे पोषण करीत असतात शरीरास धारण करीत असल्यामुळे इंद्रिय व प्राण इत्यादिकास धातू असे म्हणतात जल अग्नि वायू ही त्रयी प्राण्यांमध्ये सदैव जागरूक असून हिचे ही हिने प्राण व्याप्त करून सोडलेले आहेत व हीच शरीराचे मूल कारण आहे ओम तत्स